पुस्तक हसत जगावं लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण अठरावे हरवलेले माणूस पण सकाळची वेळ होती पुण्याला एका मिटिंगसाठी दहापर्यंत पोहोचणे गरजेचे होते काही गडबडीत कोल्हापूर नाक्यावर आलो तेथे ते बापूंच्या पुतळ्याकडे पाहून नाक्यावर उभा राहिलो इतक्यात एका लहान बाळाच्या कर्कष्ट रडण्याचा आवाज कानावर आला समोर उड्डाण खाली अनेक भटके लोक कित्येक दिवस राहत होते त्यातील एका कुटुंबातील ते मूल साधारण सात ते आठ महिन्यांची असेल जवळ कुणीच नाही अंगावर कपडे नाही अंगावर घ्यायला पांघरू नाही अशा असाह्य स्थितीतील ते मूल रडत होत विशेष म्हणजे शेजारी असणारी कुटुंबीही त्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हती एवढ्या एक स्त्री जिच्या अंगावरही फाटकी साडी होती ती तेथे आली मुलाला पोटाशी धरताच ते मूल थांबले माझ्या शेजारीस एक सुशिक्षित शिक्षिका थंडी वाजत होती म्हणून डोक्याला रुमाल आणि अंगात सोडर घातलेल्या अवस्थेत उभी होती हा प्रसंग नाक्यावरील सर्वजण पाहत होते पण प्रत्येकाचं लक्ष होतं एसटीकडे एका माणसानं दुसऱ्या माणसाविषयी दाखवलेली ही आपुलकी ज्या गांधीजींच्या भारतातल्या प्रत्येक माणसाला जोपर्यंत परिपूर्ण कपडा मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या अंगावर परिपूर्ण कपडे घालणार नाही अशी घोषणा केली होती दुर्दैवाने त्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर हे सर्व चाललेले बघून हृदय कळवळून गेले पुलाखालचं हे जीवन भयानक तर आहेच पण देशात असे अनेक पूल फुटपाथ ओसाड महाराणा आहेत जिथे अशी अनेक कुटुंब उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत एकीकडे आम्ही चंद्रावर जाऊन राहण्याचे स्वप्न पाहत आहे आणि दुसरीकडे आमच्या भगिनींना पायदळीत उडवत आहोत त्यांचे जगणे पाहून त्याबद्दल मदत करायची बाजूला पण साधी हळहळी हो व्यक्त करायला आम्हाला वेळ नाही हीच आमची माणुसकी आहे का निवडणुकीमध्ये आम्ही लाखो करोड रुपयांचा अक्षरशः सुरडा करत आहोत लाखो किमतीच्या हजारो गाड्या याच पुलाच्या खालून जातात तेव्हा या पुलाखालची लहान लहान मुलं पोटात अन्नाचा क नाही अशा अवस्थेत काहीतरी मिळेल या आशेने पाहत असताना अशाच एखाद्या दे गाडीतून केळ्याची साल पडते आणि ती खाण्यासाठी मुलांची केळरो धडपड सुरू होते पण एकालाही या मुलांची दया येत नाही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ झाली त्यानं आमचं राहणीमान उंचावलं आहे पण त्या वेतनातले किती पैसे आपण नित्यनियमाने एखाद्या अनाथ बालकासाठी अथवा त्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना देतो उलट या संस्था किती खोटे आहेत मुलांच्या नावाने कसे पैसे खातात हे आम्ही चवीने सांगून त्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो असा पैसा आपल्याला सुखाने जगून देईल का पगारात भरघोस वाढ झाल्यावर एका कॉलेजवरील मॅडम उत्साहाने सांगत होत्या की त्यांना आता साठ रुपये पगार मिळणार नवराही त्याच कॉलेजवर त्यांना सत्तर घरातली दोन्ही मुलं कमावती हो दोघेही कंपनीत नोकरीला असल्याने त्या दोघांना मिळून पगार एक लाख दहा हजार म्हणजे चौघांच्या कुटुंबात दर महिन्याला दोन लाख चाळीस हजार रुपये येणार त्यांच्या उत्साहावर पाणी फिरवत मी एक नाजूक प्रश्न विचारला एवढ्या पैशांचे करणार काय त्यावर ते त्यांनी त्यांच्या हिशोबाने अनंत अडचणी सांगितल्या नवीन घर गाडी फर्निचर आणि इतर अनेक गोष्टी मी गप्प बसलो एवढ्या आतघरातून भांडी घासून मॅडमची कामवली बाहेर आली तिला मजेने म्हणालो अता दिवाईला मॅडम तुम्हाला साडी घेणार मॅडमचा सा पगार वाढलाय तिनं माझ्याकडं आणि मॅडमकडे पाहिली आणि म्हणाली मॅडमनी मागल्या वर्षी त्यांच्या जुन्या झालेल्या चार साड्या दिल्या आहेत त्या दोन वर्ष पुरतील तिच्या उत्तराने मॅडमचा चेहरा बघण्यासारखा झाला होता इतका पगार असूनही कामवालीला नवीन साडी घेण्याची मानसिकता जर आपली होत नसेल तर आपल्याला विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचा अजिबात हक्क नाही हे मॅडमनं ना कोणी सांगायचे हा प्रश्नच होता निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यापासून माणसानं बोध घेतला पाहिजे निसर्गातील झाडे आपल्याला सर्वस्व अर्पण करतात पान, फुल, गोड फळे इतकंच नवं तर उन्हानं हैराण झालेल्यांना मायेची सावडी देतं ते कुठेही गरीब श्रीमंत जात काळा गोरा असा भत नाही आपण त्याला काही देत नाही तरीही ते आपल्याला मात्र भरघोस देण्याचा प्रयत्न करत अगदी शवटी वठून गेल्यावर माणसाला शवटच्या क्षणाला तीच उपयोगी पडतात अशा झाडापासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आकाशातून पडणारे पाणी पिऊन जेव्हा पानं फुलं फांद्या तृप्त होतात तेव्हा उरलेलं पाणी मुळांना सोडून देतात आणि त्यांनाही भक्कम करतात इतरांना निर्मळ मनानं देण्याची वृत्ती एखादी गोष्ट वाटून घेण्याची वृत्ती माणसानं ना घेतली नाहीच उलट इतरांचं ना लुटण्यातच तो आनंद मानू लागला पूर्वी घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाला परमेश्वर मानून त्याची सेवा केली जायची आता मात्र घरात आलेला पाहुणा आपल्याला जड होऊ लागला आहे तो दरातच आहे तोपर्यंत पाणी घेणार येथून सुरुवात होऊन आता तासाभरात आपल्या गावाकडे जाण्यास शेवटची गाडी आहे असं म्हणून जवळजवळ हाकलूनच दिलं जात आहे माणसाला दूर करून कुत्र्यांना जवळ करणारी संस्कृती वाढीला लागली आहे पूर्वी आलेले पाहुणे घरात असायचे पण माणसांचे दिवस फिरले आणि कुत्र्यांचे दिवस आले कुत्रा घरात गेला आणि पाहुणा दारात आला ही संस्कृती अजून आपल्याला कोणीकडे घेऊन जाणार आहे ते परमेश्वरात जाणे थोर शिक्षण तज्ज्ञ तत्वज्ञानी राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन म्हणतात आपण पक्षाप्रमाणे आकाशात विहार करायला शिकलो माशाप्रमाणे पाण्यात तरंगायला शिकलो पण माणसासारखे जगात वावरण्यास मात्र शिकलो नाही हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण कितीही प्रचंड पैसा कमावला तरी त्या पैशानं मरण राहता येणार नाही आणि जाताना कमावलेला पैसा घेऊन जाता येणार ना नाही